देवहुतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा शवनकाने विचारले तत्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते मी भगवंतांची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत परंतु या योगी प्रवरण पुरुष श्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही मीला त्या सर्व कथन आपल्याप्रमाणेच जेव्हा वितुराने सुद्धा हाच आत्मज्ञान विषयक प्रश्न विचारला तेव्हा श्री व्यासांचे सुरू भगवान मैत्रिय प्रसन्न घेऊन म्हणाले पिता भगवान कपी आनंद इच्छेने वचनाचे स्मरण होऊन देवहुती आपल्या मुलाला म्हणाली हे सर्व व्यापी प्रभू या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि यांची इच्छा पूर्ण पड़ले आहे। आता आपल्या कृपेने समाप्त अपने आणि ने मी जन्म परंपरा समाप्तर अंधकार उत्कृष्ट नेत्र मा प्राप्त आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदी पुरुष आहात तसेच अज्ञानंद कराने अन्य लोकांसाठी नेत्र स्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे देवा या देह गृह इत्यादी मध्ये जो मी माझेपणाचा दुराग्रह असतो तोही आपणच निर्माण केला म्हणून आता आपण माझा हा महामोहन आहेसा आपण आपल्या भक्तांच्या संसारूप वृक्षासाठी कुराडीप्रमाणे आहात प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने प्रणाम करीत आहे मैत्रिय म्हणाले अशा प्रकारे माता देवभूतीने परमपवित्र आणि लोकांना मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रकट केली ती ऐकून आत्मन्न सत्पुरुषांचे गंत्रपिलिनापासून प्रशंसा करू लागले आणि मुखाने म्हणाले सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्म योग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे असे माझे मत आहे माते पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर संपन्न वर्णन केले होते, तुला या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष घडवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारण ठरते यावेळी हे मन मी आणि माझे सम अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी जीव आपल्या ज्ञान वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडे अद्वितीय भेदरही स्वयंप्रकाश सूक्ष्म अखंड आणि सुखदुख रिलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात परंतु तीच जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावी ची ची जे लोक सहनशील दयाळू सर्व प्राण्यांचे निष्काम हित्र न ठेवणारे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे अनन्य भावाने दृढ प्रेम करतात माझ्यासाठी सर्व सकाम कर्मांचा तसेच आपल्या सगळ्या स्वराचा त्याग करतात आणि मतपरायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात तसेच माझ्यातच चित्त लावतात त्या भक्तांना संसारातील निरनिराळे तू त्यांच्या सहवासाची इच्छा धरावीस कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषांचे ते निराकरण करतात सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या कथा होता अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्षमार्गामध्ये श्रद्धा प्रेम आणि भक्तीचा क्रमशा विकास होतो माझा नंतर माझ्या चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीप्रधान सरळ साधन मार्गाने एकाग्र होऊन म्हणून निग्रहासाठी प्रयत्न करतो अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केल्याने के युक्त अपने समुचित भक्ति स्वरूप का माला कशा प्रकार सहजपने अपने निर्वाणप प्राप्त करू शर्वाण स्वरूप प्रभु ज्याच्यामुळे तत्वज्ञान होते आणि जो लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बाणाप्रमाणे प्राप्ती करून देणार आहे तो आपण सांगितलेला आहे आणि त्याची किती अंगी आहे हे हरे हे सर्व अशा प्रकारे समजावून सांगा कि ज्यामुळे आपल्या कृपेने मी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेल मैत्रिय म्हणाले विदरा जिच्या त्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह गाठून आला आणि त्यांनी तत्वांचे निरूपण करणाऱ्या शास्त्राचा आणि भक्ती आणि योग यांचा उपदेश केला श्री भगवान म्हणाले माते ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतांमध्येच लागले आहे अशा माणसांची वेदभीत कर्मांमध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्वमुर्ती श्रीहरीच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते तीच भगवंतांची निर्तुक भक्ती होय ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ज्याप्रमाणे जठरारने खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो त्याचप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्कारांचे भांडार असलेल्या निंग शरीराला तात्काळ भस्म करते माझ्या चरण सेवेत प्रेम असणारे आणि सर्व जितके माझ्याशी एकूप होण्याची माते ते साधुपुरुष अभिनयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परम सुंदर आणि वरदायक दिव्य उपाचे अवलोकन करतात आणि प्रेमपूर्वक संभाषण ही कर सुंदर अंग प्रत्यंग्रष्टि सुमधुर वानी ने युक्त रूपा सौंदरियात मने तली होता अक्ति नम पदा प्राप्ति करते अष्टसिद्धी वैकुंठ लोकातील भगवत स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाही तरी सुद्धा माझ्या धामाला पोहोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात ज्यांचा एकमात्र प्रिय मीच आत्मा, पुत्र, गुरु, सुरु ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठधामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगांपासून वंचित राहत नाही आणि त्यांना माझे चक्र ग्रासू शकत नाही जे लोग बड़ो बड़ हाना वासना माई हाना, जे आणि या लिंग देहाना करता मी मृत्यूरूप संसार सागर पार कर भगवान है प्रकृति पुरुषा समस्त प्राण्यांचा आत्मा माझा माझ्या भयानेच इंद्र पाऊस पडतो आणि अग्नी जाळतो तसेच माझ्याच भयाने मृत्यू आपल्या कार्यात प्रवृत्त होतो योगीजन ज्ञान वैराग्युक्त भक्तियोगाला भक्ती भक्तीयोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझा निर्भय चांत मनुष्यांचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्यांचे चित्त भक्ती योगाने माझ्यातच लागून तिथे स्थिर भावे। अध्याय पंचवीसावा समाप्त